जंगलातील सुंदर दिवस एकदा जंगलात एक, एक सुंदर सकाळ उगवली सूर्याच्या सोनेरी किरणांनी सर्व जंगल भरून टाकले झाडांच्या पानांवरून हलका वारा वाहत होता झरे गुळगुळीत रेंगाळत पाणी झरझर करत होते आणि पक्षांचा गोड गाण्यांचा सूर संपूर्ण जंगलात ऐकू येत होता जंगलातील फुलं रंगीबेरंगी लाल पिवळे निळे गुलाबी जणूजणू रंगांचा साखरपुडाचा थर जमलेला होता त्या जंगलात एक लांडगा राहत होता तो खूप हुशार पण थोडासा स्वार्थी होता नेहमी तो फक्त स्वतःसाठी विचार करत असे त्याला मित्रांचा किंवा इतर प्राण्यांचा त्रास विचारायला आवडत नसे पण त्याच्याकडे एक मोठी योजना होती ज्यामुळे तो स्वतःला अजूनच खुश ठेवू शकणार होता आज मी कोकीळला जेवायला बोलवणार आहे आणि पाहिन तिच्यामुळे मला कसे फायदे होतात लांडग्याने मनात ठरवले लांडग्याचे निमंत्रण कोकिळ खूपच मित्रभावने भरलेली होती ती जंगलातील प्रत्येकाच्या मदतीला नेहमी येत असे ती उडत उडत जंगलाच्या दुसऱ्या भागात राहणाऱ्या लांडग्याच्या घराकडे गेली जेव्हा तिला लांडग्याचे निमंत्रण मिळाले कोकीळ आनंदाने उडाली तिच्या लांब चोचीनं दरवाजावर हलक्या थाप दिली लांडग्याने हसत हसत दरवाजा उघडला स्वागत आहे मित्रा मी तुला खास जेवायला बोलवलंय लांडग्याने म्हणाले कोकीळ हसत म्हणाली धन्यवाद मला खूप भूक लागली आहे मला खूप आनंद झाला लांडग्याच्या मनात आता एक गुप्त योजना होती त्याने दोघांसाठी सूप तयार केले पण उथळ आणि स्वादहीन सूप फक्त त्याच्यासाठी तयार केले पहिला जेवणाचा अनुभव कोकीळने आपल्या लांबचोचीनं सूप पेळण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच मिळालं नाही लांडगा आपल्या सूपमध्ये मग्न होता आणि हसत हसत म्हणाला हा हा मला सूप खूप आवडलं तू तर काहीच घेतली नाहीस कोकिळ थोडी अचंबित झाली पण तिने शांत राहून विचार केला हे तर स्वार्थाचं वर्तन आहे मी काहीतरी करेन लांडग्याला योग्य धडा शिकवण्यासाठी कोकिळने हसत हसत आपली योजना बनवली तिने ठरवलं की दुसऱ्या दिवशी लांडग्याला शिकवून दाखवेल की मैत्री आणि स्वार्थात फरक काय आहे दुसरा दिवस कोकिळाची हुशारी दुसऱ्या दिवशी कोकिळने लांडग्याला आपल्या घरी बोलावलं तिच्या घरात तिने तांदळाची पोळी उंच आणि अरुंद भांड्यात ठेवली आता तू जेवायला ये मित्रा कोकिळ हसत हसत म्हणाली लांडगा खूप प्रयत्न करत होता पण उंच आणि अरुंद भांड्यातून पोळी खाणं त्याच्यासाठी अशक्य होतं तो भुकेला राहिला आणि समजला की कोकिळाची हुशारी किती प्रभावी आहे कोकिळ हसत म्हणाली जर तू फक्त स्वतःसाठी विचार करशील तर तुला देखील त्रास होईल स्वार्थ आणि मैत्री यामध्ये फरक समजून घे संवादाचा भाग लांडगा मी खरंच काही शिकलो का कोकीळ हो मित्रा स्वतसाठी फक्त विचार करणं नेहमी चांगलं नाही लांडगा आता मी समजलो मी पुढून मित्रांसाठी विचार करीन कोकीळ चांगलं मित्रांसाठी आणि जंगलातील सर्वांसाठी तू विचारशील असेल तर तुझं आयुष्य खूप सुंदर होईल जंगलातील इतर प्राणी लांडग्याने ही शिकवण घेतल्यावर तो जंगलातील इतर प्राण्यांसोबत जास्त मैत्रीपूर्ण झाला जंगलातील हरेक प्राणी त्याच्याकडे येऊ लागले आणि लांडग्याला आता एक नवीन आनंद मिळाला सर्वांसाठी विचार करण्याचा आनंद सिंग तू आता बदललास लांडगा माला आनंद हिरण हो आता तू आमचा मित्र आहेस, स्वार्थ नहींस कोकिर प्रत्येकाने मित्रां विचार के जंगला शांति रातिक शिकवण हि कथा मुला एक जे लोग फार कर शेवटी त्रास सहन करावा लगते दिन जे लोग दुसर मदद करता आनंद आ शांति मिलते तीन मैत्री आणि स्वार्थ यात फरक समजून घेणं खूप आवश्यक आहे मुलांसाठी विचारण्याचे प्रश्न 1. तुम्ही कधी स्वतःसाठी इतक विचार केला आहे का की दुसऱ्यांचा त्रास झाला असेल 2. तुम्ही कधी दुसऱ्यासाठी विचार करून त्याला मदत केली आहे का तीन जंगलातील लांडगा आणि कोकीळाप्रमाणे तुम्ही कधी आपल्या मित्राला योग्य शिकवण दिली आहे का कथा संपली ही कथा मुलांना सांगताना मजेदार हास्यप्रद आणि शिक्षाप्रद आहे लांडगा आणि कोकीळ यांच्या माध्यमातून मुलांना स्वार्थ मैत्री आणि हुशारी या मूल्यांची शिकवण दिली जाते